स्कंध दुसरा अध्याय आठवा यादव वंशाचा नाश परिक्षित राजाची कथा अशा मुनी रुरु परत स्वग्रही आला आणि कोणाशी काही न बोलता मुकाट्याने अवलोकन करून प्रमतीने रुरुला विचारले हे पुत्रा तू असा खिन्न का तेव्हा रुरुने सांगितले स्थूलकेश मुनीच्या आश्रमात असलेल्या प्रमदवरा नावाच्या कन्येशी माझा विवाह व्हावा हे ऐकून रुरुचा पिता प्रमती स्थुलकेश ऋषींकडे गेला आणि आपल्या मधुरवाणीने मुनी संतुष्ट करून आपल्या पुणे प्रमदेची मागणी केली योग्य शुभ दिवस पाहून कन्येला सांगितले याप्रमाणे जवळजवळ आश्रम असलेल्या तेथील ऋषी दोन्ही बाजूनी विवाहाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली एक दिवस ती सुंदर वदना प्रमदारा खेळत होती इतक्यात अनवधानाने तिचा पाय एका सर्पावर पडला तो सर्प तिच्या पायाला कडकडून चावला करून तेथे प्राप्त झाला त्याला प्रमदेचा मृत्यू झाल्याचे कळताच तो विरहाने व्याकुळ होऊन विलाप करू लागला तो वारंवार म्हणू लागला अहो माझ्या दैवाने या अद्भुत सर्पाला माझ्यावर दुःख कोसळण्याकरता पाठवले आहे सर्पस माझ्या दुःखाचे कारण आहे आता मी मी तरी काय करू माझी प्राणप्रिया मृत्यू पावली आता मी कोठे जाऊ मी तर या सुंदरीला अजून आलिंगनही दिले नाही तिच्या मुखाचे चुंबनही घेतले नाही भाग्यही अशा मी तिचे अद्याप पाणी केले नाही अजून हिच्या सह अग्नीपुढे माझा लाजाहोन झाला नाही खरोखरच मनुष्यत्वाचा धिक्कार असो मलाही मृत्यू येवो पण दुःखी पुरुषाला इच्छेप्रमाणे मृत्यू कसा येणार पण शिवाय मी भूतलावरील सुख मला कसे प्राप्त होणार म्हणून मी भयंकर डोहा अथवा अग्निटी रुरुने आत्महत्या भयंकर पाप आहे त्यामुळे माझा पिता आणि माता अतिशय दुःखी होतील माझ्या प्राणत्यागाने देवाला मात्र आनंद होईल माझा नाश झाल्याने माझे शत्रू आनंदीत होतील शिवाय जिच्यासाठी प्राण द्यायचा त्या प्रियेवर तरी परलोकात कोणते उपकार होणार आहेत केला तर परलोकात जिवंत राहण्यापेक्षा मरण दोष अधिक आहेत असा विचार करून रुरुने आचमन केले शुचरफूत होऊन तो बसला हातात उदक घेऊन तो म्हणाला देव पूजादी जे पुण्य आजवर माझ्या हातून घडले असेल भक्तीपूर्वक केलेली गुरुसेवा होम हवन जग तप वेदाध्ययन गायत्री स्मरण सूर्याची आराधना अशा प्रकारचे जे पुण्य घडले आहे त्यामुळे माझी प्रिया जिवंत होवो ती जिवंत न झाल्यास मी प्राणत्याग करील असे म्हणून आणि देवतांचे स्मरण करून रुरुने हातातील उदक खाली सोडले त्यावेळी देवदूजन रुरूला म्हणाला हे ब्राह्मणा असे धाडस करू नकोस यांच्यापासून झालेल्या संपले आहे म्हणून तू दुसरी एखादी स्त्री स्वीकार शिवाय अजून ती कुमारी आहे त्यामुळे तू का रोदन करीत आहेस असे काय प्रेम आहे तुझे तिच्यावर रुरु म्हणाला मी दुसरी स्त्री वरणार नाही ही स्त्री जिवंत न झाल्यास मला मरणे आवश्यक आहे देवदूत आनंदीत होऊन म्हणाला विजयश्रेष्ठा देवांनी पूर्वी एक उपाय सांगून ठेवला होता तो ऐक आपले अर्धे आयुष्य देऊन तू प्रमद्वारेला जिवंत कर रुरु म्हणाला मी माझे अर्धे आयुष्य प्रियला देण्यास तयार आहे पण तू सत्वर तिला उठव त्याचवेळी आपली कन्या मृत झाल्याचं ऐकून विश्ववसू विमानाने स्वर्गलोकी गेला तर तो गंधर्वराज सज्जन देवदूताला घेऊन धर्मराजाकडे गेला आणि म्हणाला हे सूर्यानंदना रुरुची भावी पत्नी आणि प्रत्यक्ष विश्ववसूची कन्या सर्व दंशाने मृत झाली आहे रुरु आपले अर्धे आयुष्य तिला देत आहे म्हणून त्याच्या तपश्चर्या प्रभावाने तिला जिवंत कर तेव्हा यमधर्म म्हणाला रुरुच्या अर्ध्या आयुष्याने ती जिवंत होईल ती अविवाहित आहे म्हणून सत्वर जाऊन ती रुरुला अर्पण कर याप्रमाणे यमधर्माने देवदूताला सांगितले देवदूत सत्वर तेथे आला आणि त्याने प्रमदेला जिवंत करून रुरुला अर्पण केली नंतर शुभ दिवशी रुरुने विवाह केला म्हणाला अशा प्रकारे उपाय झाल्याने प्रमदार झाली म्हणून मी म्हणतो प्राण रक्षणाकरता मणी मंत्र आणि औषध या योगाने अवश्य उपाय पाहिजे असे आपल्या मंत्रीगणांना सांगितल्यावर परिक्षिताने स्वसंरक्षणासाठी एक सात मजली उत्कृष्ट वाडा तयार केला आणि आपल्या सचिवांसह तो तेथे वास्तव्य करू लागला मणी मंत्र्या शुरांची क्षमा करावी असा निरोप राजाने गौरख मुनीना पाठवून त्याची कृपा संपादन व्हावी म्हणून इच्छा केली सिद्धी आणि मंत्र जाणणारे ब्राह्मण त्याने जवळ ठेवून घेतले गजाननी वेडून राजवाड्यावर मंत्रिपुत्रांचा पहारा बसवला अत्यंत बंदोबस्त असल्याने त्या वाड्यात कोणालाही प्रवेश नव्हता प्रत्यक्ष वायू सुद्धा जास्त प्रवेश करू लागल्यास त्याचेही निवारण होत होते राजा नित्य तेथेच भोजन आहार घेत असे आपली नैमितिक कर्मच करत असे मंत्र्यांसह तेथे राहून राजकारणातील विचार विनिमयी तेथेच करीत असे आणि आयुष्याचा एक एक दिवस मोजित असे राजाला शाप मिळाल्याची वार्ता कश्यप नावाच्या एका श्रेष्ठ पण दरिद्री ब्राह्मणाला समजली द्रव्यच्छे तो तो राजाक निला तो विद्वान मांतरिक धनाची इच्छा धरन घर बाहर पड़ला, अध्याय आठवा समाप्त